वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग बासष्ट हवा वानरश्रेष्ठ हनुमान त्यानं म्हणाला वानरानो मनात कसलीही चिंता न ठेवता तुम्ही मधू सेवन करा तुमच्या वाटेत आड येणाऱ्याला मी बाजूला करीन हनुमानाचे हे बोलणे ऐकून वानर प्रमुख अंगज प्रसन्न मनाने उतरला वानराना मधू पिऊ दे कार्य सिद्ध करून आलेल्या हनुमानाचे बोलणे अंमलात आणण्याजोगे नसले तरी मला अवश्य आणले पाहिजे मग हे तर काय करण्याजोगेच आहे वानर वानरवीराने अंगदाचा तोंडचे हे शब्द ऐकून छान छान असे मोठ्या हर्षाने म्हणून त्याचा सन्मान केला वानरश्रेष्ठ अंगदाचा सन्मान करून सर्व वानर जिकडे मधुवन होते तिकडे नदीच्या लोंढ्यासारखे वेगाने गेले वनाच्या रक्षकांचा बळाने पाडा करून त्यांनी मधुवनात प्रवेश केला आपल्या इच्छेला संमती मिळताच ते लबाड मैथिली पाहिली तिचे बोलणे ऐकले या आनंदात सर्वजण मधू रसाने भरलेली फळे त्यांनी काढून घेतली वनरक्षक गोळा होऊन आले तेव्हा सर्वांनी मधुवना मधुवनाविषयी आसक्त होऊन त्यांच्यावर हल्ला करून त्यांना खूप ठोकून काढले द्रोणावर द्रोण मधू घेऊन त्यातले काही वानर एकत्र बसून हर्षयुक्त होऊन पिऊ लागले सगळे जमून मधाची पोळी पाडित होते दुसरे खात होते कोणी मधाच्याच पिंगटवर्णाचे वानर पिऊन राहिलेला मधू फेकून देत होते उष्ट्या मधाच्या पोळ्याने कित्येकजण धुंद होऊन एकमेकांना मारू लागले दुसरे कित्येक झाडाच्या मुळाशी फांदी घेऊन बसले मधाच्या नशेने अतिशय गुंगी येऊन कित्येकजण पाने पसरून त्यावर झोपले मधुने मत्त झालेले ते उन्मत्तपणाच्या वेगाने हर्षोत्फुल्ल होऊन एकमेकांना फेकीत होते दुसरे घसरून पडत होते काही जण आरडाओरडा करीत होते काही जण आनंदाने पूजन करीत होते मधूने मत्त झालेले काही वानर भूमीवर झोपले निर्लज्ज होऊन काही हसत सुटले तर काही रडाय लागले काही जन करीत होते एक आणि बोलत भलते होते भलतेच ना भलतेच जाणवत होते दही मुखाचे जे मधुरक्षक तेचे त्याने पाठवले होते त्यांनाही या प्रचंड शरीराच्या वानराने येऊ न देता पिटाळून लावले काहीना गुडघे मारून आकाश दाखवले ते अत्यंत उशीर होऊन दही जाऊन म्हणाले हनुमंताने वर दिल्यामुळे या वानराने बळजोराने मधुवनाचा धुवा उडवलाय आणि आम्हाला गुडघे मारून आकाशातल्या तांदण्या दाखवल्या तेव्हा वनपाल दधीमुख वानर संतापला मधुवन झोडपून काढलेले पाहून त्याने त्या आलेल्या वानरांचे सांत्वन केले चला आपण या उर्मळ झालेल्या वानरांकडे जाऊ उत्तम उत्तम मधूची पोळी खाऊन टाकणाऱ्यांचे मी माझ्या बळाने निवारण करीन दधीमुखाचे ते बोलणे ऐकून ते वानरवीर परत त्याच्यासह मधुवनाकडे गेले दधीमुख एक मोठा वृक्ष हाती घेऊन त्यांच्याकडे मोठ्या वेगाने धावला ते वानरवीरसुद्धा हाती शिळा आणि झाडे आणि दगड घेऊन क्रुद्ध होऊन जेथे ते वानरश्रेष्ठ होते तिकडे धावत गेले दातोठ खाऊन क्रोधाने पुन्हा पुन्हा त्यांना शिव्या देत वानर वानरावर घसरून बळाने त्यांचे निवारण करू लागले त्या वानरवीराने दधीमुख रागावलं आहे हे, हे पाहिले तेव्हा हनुमान आदी प्रमुख वानर वेगाने धावले त्या महाबलवान महाबाहूला हातीवृक्ष घेऊन वेगाने आक्रमण करताना रागावलेल्या अंगदाने आपल्या बाहूने पकडून धरले हा माझा आजोबा मदांझ झालाय जरा काही दया दाखवीत नाही असे म्हणून त्याने त्याला झटकन वेगाने भूमीवर आपटले त्याचे हा मांड्या तोंड फुटले तो कळवळत रक्त ओकू लागला आणि तो वानश्रेष्ठ महावीर काही क्षण मूर्छित झाला तो वानर श्रेष्ठ कसा बसा त्या वानराच्या हातातून सुटला आणि एका बाजूला आपल्या जमलेल्या सेवकांना घेऊन जाऊन म्हणाला चला आपण धनी वानर पुष्ठ पुष्टमान असलेला सुग्रीव जो रामाच्या संगती आहे तिकडे आपण जाऊया सारा अपराध अंगदाचा आहे असे राजाला आपण सांगू ते ऐकून तो संतापी राजा वानरांना चांगली शिक्षा करेल कारण महात्मे सुग्रीवाचे प्रिय मधवर वा वाळ वडिलांकडून मिळालेले देवानेसुद्धा अलभ्य आणि दिव्य आहे मधुला लालचावलेल्यास या सर्व वानरांचे आयुष्य संपले आहे यांना बांधून तो सुग्रीव यांना त्यांच्या आपतेष्ठांसह दंडाने मारून टाकेल राजाज्ञेचा भंग करणारे हे दुरात्म्य आहेत माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे मला आलेला राग त्यायोगे सफल होईल वनरक्षकांना असे बोलून तो महाबलवान दझीमुख एकदम वनपालांच्यासह उडून एका निमिषभरात वनवासी सूर्यपुत्र धीमान सुग्रीव वानर जेथे होता तेथे पोहोचला राम लक्ष्मण आणि सुग्रीव याला पाहून समपातळीच्या धर्तीवर तो आकाशातून खाली आला त्या सर्व रक्षकांच्या समोर तो रक्षकांचा मुख्य वानर महावीर दधीमुख खाली उतरून मस्तकावर हात जोडून दीन वदनाने सुग्रीवाच्या पायावर जाऊन पडून त्याने त्याचे पाय घट्ट धरले सुंदरकांडाचा बासष्टावा सर्ग समाप्तो